श्री वासिष्ठ महारामा उपशम राघवा अशा प्रकारे विलासिनी स्त्रियांनी वेढलेला मंत्रिमंडळाकडून सन्मान दिला गेला सर्व मांडलिक राजांना वंद्य झालेला छत्रचा राज चिन्हावर आसक्त झालेला तसेच ज्याची आज्ञा सर्वांकडून शिरसावंद्य मानली जात आहे ज्याने संपूर्ण राज्यकारभाराचे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे ज्याची प्रजा शोक भय क्लेश इत्यादी संकटातून मुक्त झाली आहे आणि गवल राजाची बंदीजनांकडून नित्यस्तुती स्त्रोत्रे गायली जाऊ लागून त्यातच दंग झाल्यामुळे मद्यपानाने झुंद झालेल्या मनुष्याला स्वतःचे विस्मरण व्हावे त्याप्रमाणे त्याला आपल्या पूर्वस्थितीचे अजिबात विस्मरण झाले अशा अवस्थेत दया दाक्षिण्यादि गुणाने युक्त असलेला त्या गवल राजाने कीर लोकांच्या नगरात मोठ्या आनंदाने आठ वर्षे राज्य केले पुढे एके दिवशी आपल्या अंगावरील वस्त्रे अलंकार इत्यादी सर्व भोजने सहज काढून ठेवून तो स्वस्थ बसला असताना त्याची अंगक्रांती अंधकार तारका चंद्र सूर्य मेघ यांनी रहित असलेल्या नीलवर्ण आकाशाप्रमाणे शोभायमान होत होते हार वलय वगैरे अलंकारांचे त्याला मुळीच महत्व वाटत नव्हते कारण तर होते ज्याच्या ठिकाणी प्रभुत्व आले आणि अधिकाराचे नैसर्गिक सामर्थ्य उत्पन्न झाले त्याला कृत्रिम अलंकारांची परवातरी तरी कशी, कशी आणि काय वाटणार तर याप्रमाणे वस्त्रविन आणि अलंकारविन अवस्थेत असलेला तो गवल राजा संध्याकाळच्या वेळी मुख्य नभो भागाचा त्याग करून सूर्याने पश्चिमेच्या भागाचा आश्रय करावा त्याप्रमाणे राजमंदिराच्या बाहेरच्या अंगणात एकटा जाऊन बसला त्या ठिकाणी तो जाऊन पोहोचला तेव्हा त्याला असे दिसले की वसंत ऋतू मध्ये कोकिलाने एकत्र येऊन गाऊ लागावे त्याप्रमाणे कित्येक काळे परंतु धष्टपृष्ट चांडाळ रांगेत उभे मधुर गायन करीत त्याचप्रमाणे एखाद्या गुंजारव करणाऱ्या भ्रमर पंक्तीप्रमाणे आपल्या हातातील तुंतुण्याच्या तारा ते छेडत आहेत असे जेव्हा त्याच्या दृष्टीस पडले त्यावेळी ज्याचे डोळे तांबडे लाल आहे आणि झोक्याने भरलेल्या काचमय पर्वताच्या शिखराप्रमाणे सर्वांग झुळीने मलिन झाले आहे अशा तऱ्हेचा त्या चांडाळ्याच्या समुदायातील एक वृद्ध चांडा चा राजाजवळ येऊन एकदम बोलू लागला तो म्हणाला अरे कटंजा ज्याप्रमाणे एखाद्या गायनशास्त्रात निष्णात असलेला मनुष्य मधुर कंठाने युक्त असलेल्या कोकिळाला मान देतो त्याप्रमाणे येथील राजा तुला किंवा गायन कलेल्या दुसऱ्या एखाद्या मनुष्याला तेवढा मान देतो का तसेच ज्याप्रमाणे वसंत ऋतू आम्र वृक्षाला फलपुष्प भाराने अलंकृत करतो त्याप्रमाणे तो गुणी मनुष्याला घर वस्त्रे वगैरे अर्पण करतो का सूर्योदयामुळे कमलाना आणि चंद्रोदयामुळे औषधीना आनंद व्हावा त्याप्रमाणे फार दिवसांनी तुझे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झालाय कारण बंधू दर्शनामुळे उत्पन्न होणारा आनंद म्हणजे सर्व प्रकारचे आनंद सर्व मोठमोठे लाभ आणि सर्व श्रेष्ठ प्रतीच्या सुखद विश्रांती यांची परमसीमाच होणे या तो वृद्ध चांडाळ भाषण करत आहे इतक्यात गवड राजाने त्याचा तिरस्कार करून त्याला दटावले आपले भाषण बंद केले इकडे राजवाड्याच्या माडीवरील खिडक्यातून पाहणाऱ्या राज्या आणि प्रधान यांच्या दृष्टीला तो सर्व प्रकार घडला सर्व प्रकार पडला आपला राजा कटंज नावाचा चांडाळ आहे असे समजताच त्या सर्वांची तोंडे खरखन उतरली पुढे ती बातमी हा हा म्हणता नगरात पसरली तेव्हा हिमकडांच्या वर्षावाने कमले संकुचित व्हावी आवर्षणामुळे गावच्या गाव, गाव उद्ध्वस्त व्हावे किंवा दाबागणीमुळे पर्वत ओसाड पडावेत त्याप्रमाणे तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावरील तेश नाही सेजले एखाद्या सिंहाने वृक्षाग्रावर बसलेल्या मांजराच्या गुरघुरण्यामुळे गडबडून न त्याचा धिकार करावा त्याप्रमाणे राजाने त्या चांडाळाच्या प्रत्येक शब्दाचा आपल्याकडून धिकार केला अखेरीस पाऊस न पडल्यामुळे ज्यातील कमले म्ल झाले आहेत अशा सरोवरामध्ये राजवंश करावा त्याप्रमाणे सर्व लोकांची मुखे मुला एखाद्या सावरी सारख्या वृक्षाच्या अग्नीने सर्व वृक्षाला व्यापून टाकावे त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणातील म्लपणाने एखाद्या उंदराने आरक्त पुष्पाने युक्त असलेल्या लतेची मुळे कुरतडून टाकली असता त्या लतेवरील फुले कोमिजून जातात त्याप्रमाणे आपले अंतपुरातील सर्व लोकांची मुखे उदासीन आणि मुलान झाले आहेत असे त्याच्या दृष्टी पडले आपला राजा चांडाळ आहे हे, हे समजल्यामुळे एखाद्या घरातील मंडळी शवाला स्पर्श करायला धजत नाहीत त्याप्रमाणे त्या राजाच्या राजवाड्यात वावरणारे मंत्रीजन पौरजन अंतःपुरातील स्त्रिया त्याला स्पर्श करीन अशा इतकेच नव्हे तर आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम करणारी मुले त्याच्या मृत्यूबद्दल कितीही शोक करत असली तरी त्याच्या शवाचा त्यागच करतात त्याप्रमाणे त्या, त्या राजाचे कर सुद्धा त्याचा सन्मान न करता त्याच्यापासून दूर दूर राहू लागले ज्याप्रमाणे स्मशानाला सर्व लोक अशुभ समजतात त्याप्रमाणे राजाचे म्लान वदन त्याचे काळे कुट्ट शरीर यांच्याकडे पाहून शोकाकुल आणि व्याकुळ झालेले सेवक त्याला अमंगल समजू लागले सारांश एखाद्या पर्वताच्या शिला तटाला अग्निस्पर्श करत नाही त्याप्रमाणे पश्चाताने खिन्न झालेली जनता त्याच्या धुरकट शरीराच्या वाऱ्यालाही उभी राही नाशी झाली त्याच्या अंगातील पूर्वीचे ते तेज ते नाहीसे होऊन राज्यसभेतील लोक त्याच्या आज्ञा मान्य करीनासे झाले आणि त्यामुळे भस्मामध्ये टाकलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे त्याचे शासन निष्फळ होऊ लागले एखाद्या भयंकर आणि क्रूर राक्षसाची गाठ पडताच प्राणावर बैतेर या भीतीमुळे माणसे त्याच्यापासून दूर पडून जातात त्याप्रमाणे त्या, त्या दुष्ट चांडाळाचा स्पर्श झाल्याने पातक लागेल अशी भीती वाटून सर्व लोक त्याच्यापासून विशेष दूरच राहू लागले यामुळे एखादा मनुष्य परदेशात गेला असून त्याच्याजवळ द्रव्य स्वजन मित्र नसल्यामुळे तो लोकांमध्ये राहत असूनही वस्तुत एकटाच असतो त्याप्रमाणे लोकसमुदायात असूनही लोकाने टाकल्यामुळे तो एका असल्यासारखा झाला ज्याप्रमाणे करू लागले तरी कोणीही प्रवासी त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नाही त्याप्रमाणे त्याने कितीही कंठ शोष केला तरी त्याला कोणीही नागरिक हो देई नसे अशा प्रकारे त्या राज्याची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली इकडे पौरजनांची स्थिती सुद्धा मोठी चमत्कारिक झाली या चांदळाच्या सहवासात आमची पुष्कळ वर्षे गेले असल्यामुळे सामान्य प्रायश्चित्ताने आपली शुद्धी होणार नाही तेव्हा अग्निकाष्ठे भक्षण करणे हा शुद्ध होण्याचा एकच मार्ग आहे अशा प्रकारे मनाचा निश्चय करून त्या नगरातील प्रधान नागरिक वगैरे सर्वांनी ठिकठिकाणी शुष्क काून त्यांच्या चिता सिद्ध केल्या आणि नंतर त्यावर आरोहण करून स्वतःला जाळून घेतले आकाशातील तारकाप्रमाणे त्या चिता ज्यावेळी प्रज्वलित होऊ लागल्या त्यावेळी त्या, त्या नगरात सर्वत्र हाहाकार उडाला मोठ मोठ्याने आक्रोश करून दुखाश्रू ढाळणाऱ्या स्त्रियांनी सर्व शहर व्याप्त करून टाकले कित्येक जणांनी धडाडणाऱ्या अग्निकुंडा होते गराडा घालून स्फुन स्फुन रडण्याला प्रारंभ केला त्या नगरातील मंत्रीजनाने अग्निकुंडामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांनी रडायला आरंभ केला अशा तऱ्हेने त्या नगरात जिकडे तिकडे दुखाश्रू गळत होते आणि शोकामुळे हंबरडे फोडले जात होते त्यामुळे ते नगर हिमकड मिश्रित झंझावाताने युक्त असलेल्या अरण्याप्रमाणे भयान दिसू लागले दुर्गंधीने पुष्ट झालेल्या सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्याच्या योगाने उडालेल्या धुईमुळे त्या, त्या नगरावर जणू दाट धुक्याचा थरस पसरला तेथील चितामध्ये जळणाऱ्या माणसांच्या शरीरातील मज्जेची दुर्गंधी वायूमुळे दूरवर पसरली असून त्या कारणाने पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी त्या शहराभोवतीत घिरट्या घालू लागल्या आणि तेव्हा ज्यातील सूर्यबिंब मेघाच्या योगाने झाकले गेले आहे अशा आकाशाप्रमाणे ते नगर दिसू लागले त्या नगरात सर्वत्र सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्यामुळे ठिकठिकाणी पेटलेल्या चितामध्ये अग्नीच्या ठेण्या पडू लागल्या त्या ठेंग्याने आकाशमंडल व्यापून टाकले गेले आणि त्या अग्निकरणाच्या समुदायाच्या सर्व दिशामध्ये तारकाप्रमाणे वर्षा होऊ लागला नगरात जिकडे तिकडे चोरांचा सुळसुळा झाला त्याने मुलांच्या अंगावरील अलंकार लांबवण्याचा उद्योग चालवल्यामुळे नगरातील भीतीग्रस्त झालेल्या मुलांचा आक्रोश चालू झाला नगरात अशी बेबंदशाही माजल्यामुळे नागरिकांनी आपल्या जीवितांचा त्याग करण्यास आरंभ केला दरवडे खोराने वाटेल त्या घरात शिरावे आणि हाताला लागेल तेवढे द्रव्य लुटून यावे असा प्रकार सुरू झाला नागरिकांनी आपल्या बायकापुरांचा त्याग करून मरणाची वाट धरली सारंश कल्पांत त्या नगरातील जनतेची स्थिती होऊन त्यांच्यावर विपरीत प्रसंग ओढवला सर्वांनी आपण मरणाचा अंगीकार केला इकडे काही काळ सज्जनांचा सहवास घडल्यामुळे शुद्ध चित्त झालेला गवल राजा शोकाकुर होऊन आपल्या मनात विचार करू लागला तो म्हणाला या देशावर हा जो अकाली कल्पांत समय ओढवला आहे आणि या नगरातील सर्व श्रेष्ठ पुरुषांचा नाश झाला आहे त्या सर्व अनर्थाला कारण मीच आहे माझ्यामुळेच येथील नागरिक मृत्यूच्या उदरात गडद झाले अशा स्थितीत माझे जगणे हे परमावधीचे दुःख असून मरण हाच माझ्या दृष्टीने आता महोत्सव आहे कारण या जगात लोकांच्या निंदेला पात्र झालेल्या पुरुषांनी जगण्यापेक्षा मृत्यू पत्करावा हे श्रेयस्कर असा निश्चय करून त्या गवलराजाने अग्निपुंडात उद्वेगरहित मनाने आपल्या देहाची आहुती अर्पण केली याप्रमाणे ज्यावेळी गवलराजाचा देह हो, इकडे तिकडे अग्निराशीवर पडला आणि त्याच्या हस्तपादादी अवयवाने पेट घेतला त्याच वेळी तिकडे सरोवराच्या पाण्यामध्ये अगमर्षण करत असलेला गादी ब्राह्मण त्या दीर्घ स्वप्नामधून एक हे रामा याप्रमाणे वसिष्ठ मुनी भाषण करत आहेत तोच सूर्यास्ताचा समय झाला सभेते लोक वसिष्ठ मुनीना नमस्कार करून आपापल्या अनेक क्रिया करण्यासाठी निघून गेले मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरणाबरोबरच पुन्हा सभासल्या आप आसनावर विराजमान झाले श्री वासिष्ठ महारामाने उपशमचाळीस सत्तेचाळीस श्री वासिष्ठ म्हणाले हे रामा त्यानंतर चार घटकाने गाधी प्रामाणाचा भवभ्रम नष्ट झाला समुद्राच्या तीराजवळील पाण्याचा भोरा आपोआप शांत होतो त्याप्रमाणे त्याच्या मनातील खळबळ शांत झाली ज्याप्रमाणे ब्रम्हदेव कल्पांतकाळी जगत रचने पासून विराम पावतो त्याप्रमाणे त्याचे मायेने निर्माण केलेले दीर्घ स्वप्न विराम पावले झोपेतून नुकताच उठलेला मनुष्य हळूहळू देह भानव देतो किंवा मद्यप्याची नशा उतरली म्हणजेच आपण कोण आहोत याची त्याला शुद्धी येते त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली ज्याप्रमाणे रात्र संप अंधकाराचे पटल दूर होऊन मनुष्याना भोवताच्या वस्तू स्पष्टपणे दिसू लागतात त्याप्रमाणे स्नाना करता या सरोवरात उतरलेला मी गादी ब्राह्मण आहे मला आता तर्पणाधी कार्य केले पाहिजेत स्वप्नात पाहिलेले ते राज्य माझे नव्हे इत्यादी गोष्टी मनात येऊन त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आठवण झाली नंतर शिशिर ऋतूच्या अखेरीस वसंत कमलाला विकसित करून त्याचा उद्धार करतो त्या त्याप्रमाणे त्याने आपला बाहेर काढला मी एवढ्या वेळ राज्याचा उपभोग घेतला आणि आता हे पाहत आहे काय हे, का हे उद ह्या दिशा ही पृथ्वी हे सर्व आता निराळे दिसत आहे तेव्हा हे आहे तरी काय असा विचार मनात येऊन त्याला मोठा विस्मय वाटला आणि क्षण त्याने आपल्या भुया चढवले मी कोण आहे मी काय पाहत आहे ने राज्याधिकांचा उपभोग घेतला ते काय असा विचार करता करता आपल्याला भ्रम झाला होता ही गोष्ट त्याच्या लक्षात आली त्यानंतर सूर्य उदया चलावर आरुढ होतो त्याप्रमाणे पाण्यातून बाहेर येऊन सरोवराच्या काठी बसून तो आपल्याशी विचार करू लागला तो म्हणाला मी नुकतीच पाहिलेली माता आणि प्रिया कोठली तसेच मी त्यांच्यामध्ये मरून पडलो आहे असे पाहिले ते तरी काय ज्याची पाने वायूने उघडवून लावली आहे अशा एखाद्या वृक्षात आणि त्यावरील लतेचा तलवारीने छेद करावा त्याप्रमाणे माझे आई बाप तरी लहानपणी घट्ट करून टाकले तसेच मी स्वतः अविवाहित असून ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मण दुष्ट आणि अनर्थकारक मदिरेचे दर्शनही घेत नाही त्याप्रमाणे मी अद्याप पावितो स्त्री ते मुखावलोकनही केले नाही माझ्या जन्मभूमी राहणारे माझे बांधव येथून कितीतरी दूर आहेत मग मी त्याच्यामध्ये मरून पडल्याचे पाहिले ते काय नाना भरलेल्या गंधर्व नगराप्रमाणे मी जे पदार्थ आणि जन्माधिकांचे देखावे पाहिले यांचा अर्थ तरी काय मी आपल्या मृत्यूची जी स्थिती पाहिली ती केवळ मायेने निर्माण केलेली भ्रांती असून त्यात सत्याचा लवलेशही नाही ज्याप्रमाणे एखादा मदोरमंत सिंह अरण्यातून भ्रमण करत असतो त्याप्रमाणे प्राण्यांचे चित्त निरंतर अनंत भ्रमामध्ये भटकत असते यासाठी असल्या भ्रमा संबंधाने विचार करत बसण्यात काही अर्थ नाही अशा रीतीने मनाचा निश्चय करून त्याने आपल्या मनातील मोहाला पार झुगारून दिले आणि त्यानंतर कित्येक दिवसापर्यंत आपल्या आश्रमातच राहिला पुढे एके दिवशी ब्रम्हदेवाकडे दुर्वास ऋषी या त्या गाधी ब्राह्मणाकडे एक प्रिय अतिथी आला तो अतिथी अतिशय थकून गेलेला असल्यामुळे गादीच्या आश्रमात मुक्कामाला राहिला ज्याप्रमाणे वसंत ऋतू वृक्षाला फल पुष्प करतो त्याप्रमाणे गादी ब्राह्मणाने त्या अतिथीला फळे पुष्पे आणि पेय अर्पण करून अतिशय संतुष्ट केले पुढे सायंकाळ होताच त्या दोगा। दोघांनी आपले संध्यावंदन आणि जपजापे समाप्त केले नंतर मृद पल्लवांच्या शय्या करून त्यावर ते गेले त्यावेळी ऋतूना ऋतुत्व देणारा जो सूर्य त्याचा उत्तर दिशेशी योग येताच वसंत ऋतू उत्पन्न होऊन त्यामुळे पुष्पश्री उदित व्हावी त्याप्रमाणे ते दोघे तपस्वी एकत्र येताच स्वाभाविकपणे तपश्चरे संबंधीच्या गोष्टी सुरू झाल्या प्रसंग गाधीने त्या अतिथीला प्रश्न केला की महाराज आपण इतके कृषे दिसता एवढे श्रम आपल्याला कशाने झाले गाधीचा तो प्रश्न ऐकताच अतिथीने उत्तरादा कर बोलायला आरंभ केला अतिथी म्हणाला भगवान मी इतका कृषी का झालो आणि मला इतके श्रम कशाने कारण करणे या करण भूतलावर उत्तर दिशेश किर नावाचे किर नामक एक अतिविख्यात आणि धनाढ्य देश आहे त्या देशाच्या राजधानीतील लोकांनी अतिशय आग्रह केल्यामुळे मी त्या ठिकाणी महिनाभर राहिलो होतो माझ्या मोहित केल्यामुळे त्या राजधानीमध्ये निरनिराळी मनुष्याने संभाषणाच्या ओघात मला एक विचित्र कथा सांगितली तो म्हणाला ब्राह्मणा येथे काही दिवसांपूर्वी एक चांडार राजा होऊन गेला आणि त्याने या राजधानीत आठ वर्षे राज्य केले <coughs> हे त्याचे भाषण ऐकून ती गोष्ट खरी कि खोटी या संबंधाचा निर्णय करण्याकरता त्या राजधानीतील आबाल वृद्धाने मी त्या संबंधाने प्रश्न केला तेव्हा सर्वजण सांगू लागले की ही गोष्ट खरी आहे आमच्या देशात एक चांदा आठ वर्षे राज्य केले इतकेच नव्हे पुढे ती गोष्ट उघडकीस आल्यामुळे त्याने अग्नि कुंडात उडी टाकून आत्महत्या केली त्या चांदाळ राजाचा आपल्याला सहवास घडल्यामुळे त्या नगरातील शेकडो ब्राह्मणांनीही अग्निप्रवेश केला अशा प्रकारे प्रत्यक्ष नगरवासियांच्या तोंडूनच खरा वृत्तांत ऐकल्यानंतर मीही त्या देशातून निघालो आणि प्रयागतीर्थावर जाऊन चांद्रायण प्रायश्चित्त केले त्याप्रमाणे तीन चांद्रायणे करून आणि आजच पालणे करून मी या ठिकाणी आलो आहे यामुळेच मी इतका कृश आणि श्रांत झालो याप्रमाणे गाधीने ब्राह्मणाच्या तोंडून त्याविषयी त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले परंतु त्या ब्राह्मणाने प्रत्येक वेळी तीच हकीकत पुन्हा पुन्हा सांगितली तेव्हा गाधीच्या मनाची खात्री झाली मग ती सर्व रात्र त्याने आश्चर्यचकित होऊन त्याच विचारात घालवली नंतर जगत संपून जगद गृहातील जणू महादीपच असायण उगवला तेव्हा त्याने प्रातस्नानी केली आणि नंतर त्या अतिथीने गाजीचा निरोप घेतला अतिथीच्या प्रयाणानंतर गाजीने विस्मय पूर्ण मनाने आपल्याशी विचार करायला के आरंभ केला तो म्हणाला मी जे भ्रमात पाहिले ते, ते ब्राह्मणाने साक्षात पाहिल्याचे मला आता सांगितले मग काय ही शंभरासुराची माया म्हणावी कि काय म्हणावे आपल्या आपतामध्ये मी मरून पडलो आहे असे जे मी पाहिले ती केवळ माया होती यात मुळी शंका नाही आता या अतिथीच्या चांद्रायणाला तो चांदा वृत्तांत खरा कि खोटा एवढाच काही तो प्रश्न आहे परंतु त्या संबंधात शोध केल्यास त्याचा खरे खोटेपणा ताडता येणे शक्य आहे तेव्हा आता त्या भूतमंडल नामक गावाच्या बाहेर असलेल्या अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन मी या गोष्टीचा खरे खोटेपणा पडताळून पाहतो म्हणजे झाले अशा तरी विचार कर प्रमाण मेरू पर्वता पार्श्वभाग्य उद्युक्त होतेमंड्राह्मण उत्सुक उद्योगी बुद्धिवंता मनोराज गोषी ही प्राप्त करता मै गाधीला स्वप्न गोष्टी आले का अन्व आस नवल नहीं गांधी ने स्वप्न पहले सर्व प्रकार दशा दसा, दसा जाऊन पीछे दृढ निश्ने उद्योग केला म्हणजे आणि वायूच्या अश्वावर स्वार झालेल्या मेघाप्रमाणे हा हा म्हणता अनेक देश ओलांडून अखेरीस एखादा उंट काटेरी झाडाचा शोध करत जात असता कारंजाच्या रानाजवळ जाऊन पोहचावा त्याप्रमाणे पूर्वी वर्णन केलेल्या भूतमंडळ देशात तो जाऊन पोहचला आता वास्तविक विचार केला तर त्या भूतमंडळाचा देखावा गंधर्व नगराप्रमाणे त्याला त्या ठिकाणी नरकाप्रमाणे त्या ब्राह्मणाला भूतमंडळ देशाच्या टोकाला ती अस्पृश्यांची वस्ती दिसली आणि स्वप्नात पहिल्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी आपण चांडाळ झाल्याच्या सर्व खाणाखुणा जसाच्या तशा दिसल्या त्यावेळी ही ती वस्ती हेच माझे घर अशा तऱ्हेने त्याला तेथील सर्व वस्तूंची ओळखही पडली चित्ता मध्ये गंधर्व नगराप्रमाणे तो गलिच्छ देखावा समक्ष पाहून त्याच्या मनात प्रखर वैराग्य उत्पन्न झाले त्याच्या घरावरचे छप्पर पावसाच्या माराने उडून जाऊन दूर पलीकडे रवत पडले होते आणि भिंतीवर गवत वाढले होते त्या घराच्या भिंती जागोजाग ढासळून पडल्या होत्या आणि त्याच्या आतील निजण्याची खाट बाहेरून दिसत होती सारांश घर म्हणजे मूर्तीमंत दारिद्र्य अवशिष्ठ राहिलेल्या भिंतीच्या रूपाने दिसणारे जणू दुर्भाग्य ज्याचे अवयव विस्कळीत झालेले त्या त्या गाई म्हशी घोडे इत्यादी कांचे हाडांचे कुत्र्यांनी चघळलेले पांढरी तुकडे पडले होते आणि ते तुकडे हेच तुझे घर असे जणू साक्ष पटवत असे त्याला वाटले तो पूर्वी ज्या मातीच्या थाळ्यातून अन्नपानादी व्यवहार करत असे त्यांचे तुकडे घराभोते पडलेले असून ते जणू काही दैवाने प्राप्त होणाऱ्या मेघजलाचे पान करून भरून गेले आहेत असे दिसत होते त्या घराच्या भिंतीवरून शुष्क झालेल्या गुडांची कातडी पसरलेली होती आणि त्यामध्ये घर मोठमोठ्या तृष्णारज्जुन जणू वेढले गेले गे गे काय असा भासत होता ज्याप्रमाणे एखाद्या तत्वविता आपल्या शवरूपी शुष्क देहाचे निरीक्षण करतो त्याप्रमाणे गादीने आपल्या पूर्वीच्या घराचे बराच वेळपर्यंत आणि सूक्ष्मदृष्टीने निरीक्षण केले या प्रकारे त्या घराकडे पुष्कळ वेळ टक लावून आश्चर्युक्त दृष्टीने पाहिल्यावर एखादा प्रवासी मुले उल्लंघन करून आर्य देशात जातो त्याप्रमाणे गाधी ब्राह्मण उत्तेजून उठला आणि शेजारच्या भूतमंडल नावाच्या खेड्यात जाऊन तेथील एका गृहस्थाला म्हणाला हे भल्या माणसा तुला या गावाची पूर्वपीठिका माहित आहे का शहाणे पुरुष मागील प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीप्रमाणे जाणत असतात असे मी पंडितांच्या तोंडून ऐकले आहे आणि तू शहाणा असल्यामुळे तुला तु येथील पूर्व इतिहास अवगत असण्याचा संभव आहे तेव्हा येथील एक अवृद्ध चांडळाची दुर्दैवी जीवन कहाणी तुला आठवत असेल तर ती मला कृपा करून सांग कारण पानथस्थचा संशय घालवल्याने मोठे पुण्य लागते एखादा रोगग्रस्त मनुष्य जो वैद्य भेटेल त्याला आपल्या रोगा संबंधाने प्रश्न विचार तो गाधी ब्राह्मण गावातील अत्यंत आश्चर्य विचारू लागला तेव्हा ग्रामस्थ लोक त्याला पुढील प्रमाणे वृत्त सांगू लागले ग्रामस्थ म्हणाले हे विप्रा तू म्हणतोस त्याप्रमाणे येथे कटंज नावाचा एक मोठा क्रूर आणि भीषण आकृती होता खरा एखाद्या वृक्षाला पालवी फुटून तो पल्लवाने भरून जावा त्याप्रमाणे पुत्र पौत्र सरहद भृत्य समुदायामुळे त्याचे कुटुंब एका काळी भरले होते परंतु ज्याप्रमाणे फलपुष्पादिकांच्या योगाने भरून गेलेल्या पर्वतावरील हरण्याची दावा क्षणात वाट लावावी त्याप्रमाणे त्याच्या अत्यंत विस्तार पावलेल्या कुटुंबाची तो वृद्ध झाल्यावर मृत्यूने वाट लावली नंतर तो कटंजकीर देशात गेला कीर देशात गेला आणि तेथे त्याने मोठ्या आनंदाने आठ वर्षे राज्य केले पुढे लोकांना त्याची खरी जात करताच एखाद्या जा अनर्थाला भिवून लोक पळून जातात ते किंवा एखाद्या गावातील विषवृक्षाचा सर्वजन त्याग करतात त्याप्रमाणे त्या नगरातील लोकांनी त्याचा त्याग केला त्याच्या संसर्गाचे पाप नष्ट करण्याकरता तेथील नागरिकांनी अग्निकाष्टे भक्षण केले पुढे त्यानेही स्वतः आपल्या देहाची अग्निआती दिली कारण तो जरी चांडाल होता तरी सज्जनांच्या सहवासामुळे त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ गुण आले होते पण अरे ब्राह्मणा तू त्या चांडाळाविषयी बारकाईने माहिती काढतोय त्यास याप्रमाणे लोक गादीला थट्टेने बोलत होते बोलत होते तरी तो ज्याला त्याला त्या कटंज्याची माहिती विचारत असे आणि अशा रीतीने तो त्या गावामध्ये एक महिना राहिला गाधीने स्वप्नामध्ये जे पाहिले होते दसे दसे ते दसेच्या तसे त्या ग्रामस्थांनी त्याला सांगितले याप्रमाणे सर्व लोकांच्या तोंडून इत्यभूत हकीकत ऐकून आणि पाहिलेला सर्व खाणाखुणा पटून गाधीला मोठा विस्मय वाटला आणि चंद्रावरील कलंकाप्रमाणे अंतकरणावर आरूढ झालेला स्वप्न त्याच्या मनात दाचू लागला परंतु ते गोष्ट कोणाला कळू न देता त्याने तशीच मनात दाबून ठेवली श्री वशिष्ठ म्हणाले राघवा त्या चांडाळाच्या घरात घडून गेलेले गादीचे मन अत्यंत विस्मित झाले तेथील चमत्कार पाहत असताना त्याच्या मनाची तृप्ती काही होईल ज्याप्रमाणे कल्पांतकाळी उद्धवस्त झालेल्या जगाकडे ब्रह्मदेव पाहतो त्याप्रमाणे त्या अस्पृश्यांच्या बसून पिशाच्या बोलावे त्याप्रमाणे जेथील घरे फार छिन्न भिन्न झाली आहेत अशा त्या अरण्यात बसून तो स्वतःचीच बोलू लागला तो म्हणाला या पहा येथील पडक्या भिंतीवर लोंकळात टाकलेल्या मृत हत्तींच्या दंतमाला मेरूची दंत माला काळाच्या प्रत्यक्ष दिसत आहे याच ठिकाणी मी पूर्वी मध्य प्रशन करून उन्मत्त झालेल्या बांधवासह वर्तमान वेळूंच्या कोंबाचा गर घालून घालून शिजवलेले वानरीचे मांस भक्षण करत असे अहो ज्यात हत्तीच्या वाहनाऱ्या मधाचे मिश्रण केलेले देत मी ह्याच ठिकाणी निवांत झोप येत असे तसेच मी आमच्या घरच्या कुत्र्यांना तिळाची पेंड आणि मांस खावयाला घालून त्याच ठिकाणी चांबड्याच्या वाद्याने मृत हत्तींच्या दंतस्तंभाना बांधून ठेवत असे एका ज्याप्रमाणे आम्रवृक्षाच्या पल्लबावर कोकिळांची पिले क्रीडा करतात त्याप्रमाणे चांदाळाच्या पुराबरोबर मी, थे। चा चा पुरा मी तस, थे, थे, या ठिकाणी धुळीतच दिवसभर खेळत असे लोळत असे या ठिकाणी लहान लहान मुलानं घेऊन त्यांच्या एखाद्या लग्न समारंभाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयाबरोबर गायन आणि नृत्य करत असू आणि त्यावेळी समुद्रातील प्रचंड लाटांच्या गर्जनाप्रमाणे दशदिशा दणान सोडत असू तसेच काक, भास वगैरे गगन संचारात पटाईत असलेल्या दिवशी असू श्री याप्रमाणे तो गाधी ब्राह्मण आपल्या चांदाळ योनीतील क्रिया आठवून आश्चर्यचकित झाला आणि दैवाच्या विचित्र लिलेबद्दल मनात अनेक तर्कवितर्क करू लागला तो तेथे बराच काळ राहिला नंतर तो त्या भूतमंडल देशातून निघाला कारण दुसरे कार्य करायचे होते म्हणून पुढे भूतमंडळ सोडल्यानंतर क्रमाने नद्या पर्वत अरण्य यांचे उल्लंघन करून हिमालयातील रत्नाप्रमाणे असणाऱ्या कीर देशात तो जाऊन पोहोचला ज्याप्रमाणे सर्व जगामध्ये भ्रमण करून श्रांत झालेल्या नारदाने स्वर्ग जावे त्याप्रमाणे मोठमोठ्या वाड्याने सुशोभित झालेल्या त्या कीर देशाच्या संपन्न राजधानीमध्ये तो अखेर शेवटी जाऊन पोहोचला त्या राजधानीत गेल्यावर तेथील स्थाने वस्तू आपण पूर्वी पाहिजे आढळून आले तेथील सर्व खाण्याकुणा ते पटल्या पुढे एका गृहस्थाला त्याने प्रश्न केला हे सज्जन गृहस्था या देशात पूर्वी एक चांडाल राजा राज्य करत होता असे ऐकतो तर ती गोष्ट खरी ऐक काय तुला त्या संबंधात काही माहिती असेल तर ती मला कृपा करून इतमभूत निवेदन कर यावर तो गृहस्थ म्हणाला ब्राह्मण तू म्हणतोस ती गोष्ट मला चांगली माहित आहे येथे चांड्रा हो राजा आठ वर्षापर्यंत राज्य करत होता त्याला मंगल हत्तीने राज्यपद दिले असल्यामुळे शंका आली नाही परंतु पुढे काही कारणाने राजाने अग्निप्रवेश केला हे विप्रा या गोष्टीला बारा वर्षे होऊन गेली पुढे आश्चर्यचकित झालेल्या गादीने ज्याला त्याला म्हणून ह्या संबंधात विचारले त्याने ती सर्व हकीकत हुबेहुब तशीच सांगितली यामुळे गाझीच्या आश्चर्याला पारावर पुढे जिच्या आगमनामुळे धुळेचे लोट उचवून आकाश मेघाने व्याप्त झाल्यासारखे दिसत आहे अशा मोठ्या सेनेसह वर्तमान राजवाड्यातून येणारा त्या देशाचा राजा त्याच्या दृष्टीस पडला परंतु भगवंताच्या अनुग्रहामुळे त्याला तो राजा श्री विष्णू दिसला त्यावेळी आपल्या पूर्वीच्या राजत्वाचे गांधीला स्मरण झाले आणि अत्यंत विस्मित होऊन तो आपल्याशी म्हणाला कीर ज्यांचा उपभोग घेतला त्याच ह्या किर देशातील सुंदर वारांगणा यांच्या शरीराचा वर्ण सुवर्णाप्रमाणे अंगकांती कमलांच्या आतील गाभ्याप्रमाणे मृदू आहे आणि यांचे नेत्र नीर कमलाप्रमाणे मोहक दिसत आहे मूर्तिमान चंद्रकिरणाप्रमाणे स्वच्छ दिसत असणाऱ्या किंवा उंच पर्वतावरून वाहणारे ओढे स्थिर झाल्यावर दिसतात तशा या दिसणाऱ्या या सुंदर चौऱ्या वादल्या जात असताना या तरुणीच्या हातातून पुष्पांच्या गुच्छाप्रमाणे किती शोभ होत आहेत या सुंदरी हातात पंखे राजाला वार घालवत आणि ते पंखे रानवेलीवरील पुष्पगुच्छाप्रमाणे दिसत आहेत ज्यांच्यामुळे दिशांचे तट व्यापून गेलेले असे हे मुदन मुक्त हत्तीचे समुदाय प्रत्यक्ष कल्पवृक्षाने परिपूर्ण अशी मेरू पर्वताची काय असे वरुण वगैरे या राजाच्या भोवती हे मांडलिक राजे कसे शोभत आहे हे पहा सर्व भोग्य वस्तूने भरलेले आणि सर्वांना इच्छित पदार्थ प्राप्त करून देणारे मोठमोठे वाडे कल्पवृक्षावरील गटाकुंजाप्रमाणे कसे मनोहर दिसत या संपूर्ण कीर देशाचे पूर्वी भोगलेले राज्य वैभव मी आज पूर्वजन्मीच्या चरित्रामुळे प्रत्यक्ष अवलोकन करत आहे पूर्वी स्वप्नाप्रमाणे पाहिलेला हा देखा सर्व देखावा सध्या जागृतीमध्ये माझ्या डोळ्यासमोर दिसत हे सर्व मायेचे दीर्घ स्वप्न कोणी आणि का निर्माण केले आहे कुणा हा केवढा चमत्कार म्हणावा की या दीर्घ मनमोहाने जाळ्यात अडकवलेल्या पक्षाप्रमाणे मला अगदी वेडे करून टाकले माझे अप्रबुद्ध मन वासनेमुळे नष्टप्राय झाले अशा या माझ्या मनाचा धिक्कार असो माझे मन एखाद्या भ्रमिष्ट पोराप्रमाणे भ्रमातील गोष्टी सत्य मानून चाललेल्या खरेच की आता बरी आठवण झाली माझ्यावर कृपा प्रसाद करणाऱ्या श्री विष्णू पूर्वी वचन दिल्याप्रमाणे मी ही आपली भयंकर माया मला दाखवली असावी हो पूर्वी झालेला सर्व प्रकार मला आता चांगला स्मरत आहे तेव्हा प्रथम एखाद्या गिरीकंदरात जाऊन या सिंहप्रमाणे विश्रांती घेत बसला त्या ठिकाणी रोज केवळ चुकाभर पाणी पिऊन त्या ते महा तेजस्वी ब्राह्मणाने भगवान श्री विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी दीड वर्षापर्यंत अति हो घोर अशी तपश्चर्या केली आणि उदक शरद ऋतू मध्ये असे भगवान श्री विष्णू त्याच्यात प्रसन्न झाले आणि आकाशातील नीलवर्ण मेघापेक्षाही ज्यांचे अंगकांती रमणीय आहे असे भगवान श्री विष्णू गादी ब्रामणाच्या त्या गिरीकंदातील आकाशात येऊन उभे राहिले नंतर भगवान हे महाभयंकर माया का, तसे से जगत क्षवी तुझा आले का, हेतु होता तो पूर्ण मै तू परम शुद्ध असुन ही तप कशा करता करते हैशिष्ठ याप्रमाणे भाषण करणाऱ्या श्री विष्णूला अवलोकन करतास त्या द्विज्रेष्ठ गाधीने त्याचे उत्तम प्रकारच्या पुष्पाने पूजन केले आणि त्याला अर्घ देऊन प्रदक्षिणा घातल्या आणि मेघाला पोहून चातक आनंदाने शब्द करू लागतो त्याप्रमाणे गाधी हरिशी भाषण करू लागला गाधीने म्हटले भगवान ही घोर माया आपण मला दाखवली परंतु तिचे खरे तत्व काय ते मला समजले नाही तेव्हा ज्याप्रमाणे प्रभातकाळचा सूर्य पृथ्वीला प्रकाशित करतो त्याप्रमाणे अहो भगवान आपल्या माय आपल्या मायेचे <coughs> स्वरूप मला आपण समजावून सांगा देवाने भरलेले माझे मन स्वप्नामध्ये जे जे पाहत गेले ते, ते सर्व जागृता अवस्थेत खरे कसे झाले जलामध्ये अगमर्षण करत असताना मला जो स्वप्न भ्रमूर्त मात्र झाला तो आज प्रत्यक्ष कसा झाला मला भ्रम झालेला काळ घटका घटका दोन घटकांचा होता पण तो भूत भूतमंडला देशात अनेक वर्षे वर्षेपर्यंत कसा टिकला तसेच चांदा जन्म त्याचा नाश वगैरे गोष्टी केवळ माझ्या मनातील भ्रम असता त्या त्या गोष्टी बाहेर सत्य कशा दिसल्या त्यावर श्री भगवान म्हणाले गाधे हा सर्व आपल्या वासनांचा खेळ आहे तुला जो जगाचा विस्तीर्ण भ्रम दिसला तो तुझ्या चित्तातच दिसला पर्वत नद्या समुद्र वृक्ष इत्यादी आणि ज्याप्रमाणे एखाद्या अंकुरामध्ये अव्यक्त स्थितीत अंकुरा असलेली पाने फुरे वगैरे योग्य काही आतून बाहेर पडतात त्याप्रमाणे पृथ्वी आदी करून वस्तू चित्तामध्ये असून त्यातूनच बाहेर प्रकट होतात ज्या अर्थी फलादिकांची संपत्ती अंकुरातून प्रकट होते त्या अर्थी ती अंकुरामध्ये असते असे मानल्याशिवाय गत्यंत नाही त्याप्रमाणे हे सर्व जग बाहेर कोठे नसून आपल्या चित्तातच असते ज्याप्रमाणे कुंभार आपल्या कल्पनेने घट निर्माण करतो आणि तो फोडूनही टाकतो त्याप्रमाणे चित्त हे भूत भविष्याने वर्तमानकाळी भासमान होणाऱ्या क्रिया कल्पने निर्माण करते तसेच पुन्हा त्यांचा उपसंहार करते स्वप्न भ्रम उन्मत्त स्थिती राग रोग वगैरे दशामध्ये वासनामय चित्तच निरनिराळे आकार कसे धारण करते याचा लहानापासून थोरापर्यंत सर्वांना अनुभव आहे ज्याची भूमीमध्ये लांब वर पसरलेली आहेत अशा वृक्षावर पुष्पे फळे येतात त्याप्रमाणे वासनायुक्त ये चित्तामध्ये लक्षावधी गोष्टी घोळत असतात परंतु वृक्षाची मुळेच छेदून टाकली म्हणजे त्याच्यावर पाणी येण्याची शक्यता नसते त्याप्रमाणे ज्याचे चित्त निर्वासन झाले आहे अशा जीवाला पुनर्जन्मादी अवस्था प्राप्त होणे केव्हाही शक्य नाही हे गाधे ज्याच्यामध्ये अनंत जगज्जाल भरलेले आहे अशा चित्ताने आपल्या प्रभावाने चांडालत्व प्रकट केले तर त्यात आश्चर्य काय परंतु तो केवळ तुझ्या चित्ताने उत्पन्न केलेला भ्रम होता तुझे ते दुःखकारक चांडाल तो हा जसा भ्रम आहे तसेच तुझ्याकडे अतिथी येणे त्याच्यासह वर्तमान तू भोजन करणे निद्रा घेणे गोष्टी बोलणे वगैरे स्वप्नातील गोष्टी कितपत खऱ्या हे पाहण्यासाठी तुझे जाणे भूतमंडळात जाऊन पोहोचणे तेथील स्थिती प्रत्यक्ष पाहणे हा सुद्धा सगळा निव्वळ भ्रम भूतमंडलाच्या बाहेर असलेल्या अस्पृश्यांच्या वस्ती तू पाहिलेले पडके घर तेथील लोकांनी सांगितलेला कटंजाचा वृत्तांत तुझे किर देशातील जाणे आणि त्या किर देशातील लोकांनी चांडाट राजा झाल्याबद्दल सांगितलेला वृत्तांत यात तरी खरे काय आहे हे द्विजयश्रेष्ठा अशा प्रकारे तू जे जे आपल्या डोळ्याने पाहिले म्हणून म्हणतोस आणि जे जे सत्य किंवा असत्य म्हणून मानतोस ते, ते सर्व मोहजालाय कारण वासनायुक्त चित्त काय काय काय चमत्कार घडवून आणेल हे कसे आणि कोणी सांगावे ज्या गोष्टी घडायला वर्ष लागायचे त्या गोष्टी वासना वासनाजलामध्ये गुरफटून गेलेले स्वप्नातील चित्त एका क्षणात घडवून आणते सारांशे महाबुद्धिवान गाधे तो तो लो, ते लोक तो किर देश त्या, त्या देशाची राजधानी वगैरे सर्व तुझ्या व्यामोहामुळे तुला दिसले आणि ते तुला खरेही वाटले ज्याप्रमाणे एखादे हरिण उड्या मारून मारून थकले म्हणजे जाऊन स्वस्थ पडते त्याप्रमाणे त्या अतिथीने सांगितलेल्या वृत्तांत ऐकून त्याच्या खरेखोपणाची प्रचिती पाहण्यासाठी जाऊन बसलास तेथे तुझ्या मनात घोळत असलेल्या गोष्टीमुळे आणि श्रमामुळे तुझे चित्त परवश होऊन त्या भूतमंडळाचा आणि त्यातील चांडाळगृहाचा भ्रामक देखावा तुला त्या ठिकाणी दिसला त्याचप्रमाणे त्यावेळी आणि अघमर्षणकाळी कीर देशातील माईक स्थिती तुझ्या प्रत्यय असली तात्पर्य ज्याप्रमाणे एखाद्या उन्मत्त मनुष्याला त्याच्या मनातील भ्रमामुळे विविध देखावे मिठ्याच दिसतात त्याप्रमाणे तुला ते निरनिराळे दिसले परंतु हे म्हणे तो केवळ तुझ्या मनाचा भ्रम होता यासाठी आता उठ शांत हो आणि आपले स्वकर्म करायला आरंभ करण स्वकर्माचे अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्य हा या जगात श्रेय प्राप्ती करून घेऊ शकत नाही श्री वसिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे भाषण केल्यानंतर भगवत चरणांचा स्पर्श आणि सेवा यांच्या योग्य ज्यांचे हात पवित्र झाले असे देव आणि मुनी यांनी वेष्ठिलेले त्रिभुवनातील तापसाना पूज्य असलेले भगवान श्री विष्णू स्वस्थाने निघून गेले इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग अठ्ठेचाळीस भगवान त्याने तेथील लोकांच्या तोच वृत्तांत ऐकून आपले, ती आपले मनाची खात्री करून घेतली आणि अखेर आपल्या गिरीकंदरात जाऊन पुनश्रीची आराधना केली पुढे थोड्याच काळानंतर भगवान गा गाधी, गाधी समोर येऊन उभे राहिले कारण हे उघडत आहे की हरीचे एकदा आराधना केली आणि तो प्रसन्न झाला म्हणजे त्याने आपल्या भक्ताला पुन्हा पाहिजे त्यावेळी दर्शन दिले त्यात काय तर त्यात काय आश्चर्य नंतर ज्याप्रमाणे मेघ भाषण करतो त्याप्रमाणे गाधीवर प्रसन्न होऊन भगवान त्याला म्हणाले गाधे तुझी आणखी काय इच्छा आहे तू पुन्हा तपश्चर्या करतोयस याचे कारण काय गाधी म्हणाला देवा मी भूतमंडल आणि किर देश सहा महिने प्रवास केला तेथील लोकांना पुन्हा पुन्हा अनेक प्रकारचे प्रश्न करून पाहिले पण त्या सर्वांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले कोणाच्याही सांगण्यात ना आला नाही पण हे प्रभू आपण तर म्हणता की हा सर्व देखावा मायेमुळे पाहिला तेव्हा या संबंधात मला काहीच उलगडा होत नाही मग आता या दोहोतील मी कोणते खरे मानावे हे मला आपण कृपा करून सांगा कारण महात्म्यांची वाणी मोहाची निवृत्ती करते मोह केव्हा करत नाही श्री भगवान म्हणाले हे गाधे ज्या प्रमाणे मंडळ आणि किर या देशातील लोकांच्याही मनात प्रतिबिंबित झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणचे लोक तुला तो वृत्तांत जसाच्या तसा सांगतात कारण एकदा झालेला प्रतिभास बाधित न झाल्यास अंतकरणातून कधीही नाहीसा होत नाही असा नियमच आहे कोणीतरी चांडाळा भूतग्रामा अशी तुला, तुला कदाचित तु की मी घर बांधले अशी मला भ्रांती झाली असेल पण त्या वस्तीतील इतर लोकांनीही हे कटंजाचे घर आहे असेच सांगितले त्याचे स्पष्टीकरण काय पण त्याचे समाधान अशा स्पष्टीकरणाने करता येईल एकच प्रतिभास केव्हा केव्हा अनेकांना होतो असा अनुभव आहे कारण एखाद्या ताडाच्या झाडावर कावळा बसता त्या झाडाची फांदी अकस्मात मोडली असता ती फांदी मोडण्याचं कारण तो कावळा आहे असा पाहणाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्वांच्या मनाला पुष्कळ वेळा एकच भास होतो ज्याप्रमाणे स्वप्न भ्रम मद्याची धुंदी वगैरे स्थितीमध्ये असलेल्या मनुष्याना पृथ्वी गरगर फिरत आहे असा भास होतो त्याचप्रमाणे पुष्कळ माणसांना क्वचित एकच स्वप्न पडते हरित तृणाने आच्छादलेल्या एखाद्या कुरुणात अनेक हरणांचे पिले बागडत असतात किंवा एकाच खेळात अनेक मुले रममाण होतात त्या एखाद्या सैन्यातील निरनिळ्या सैनिकांना प्रारब्धानुसार वध बंध पराजय पलायन इत्यादी फळे एकाच वेळी प्राप्त होतात आणि त्यानुसार ते एकाच वेळी युद्धादी क्रिया करत असतात या गोष्टी प्रसिद्ध होते एकाच एकच काळ एखाद्या ऋतूतील कित्येक धान्यांना प्रतिबंधक आहे आणि कित्येक धान्यांचा पोषक आहे असे लोक म्हणत असतात परंतु काल हा सुद्धा कल्पना मात्रच आहे कारण सूर्याच्या काल्पनिक गतीवरून मा, मास ऋतू वगैरे कल्पना माणसाने केलेल्या अर्थात दिवस महिना ऋतू वगैरे कालाचे विभागही मन कल्पित आहे असेच ठरते परंतु तो काळ अखंडित आहे तो अमृत असून जो आहे तो भगवान, काल निरंतर स्वस्वरूपात कधीही कोणाला काही देत नाही का कि कोणापासून काही घेतही नाही आता या महाकालाचा जो अंशात्मक लौकिक काल आहे तो वर्ष कल्प युग वगैरे विभागाने कल्पिला जातो ही कालाची गणना सूर्य चंद्र यांच्या गतीवरून केली जाते आणि त्यावरून अमुखाना समान प्रतिभासामुळे उत्पन्न होणारा भ्रम एकसारखाच वाटतो त्याप्रमाणे भूतमंडळ आणि कीर या देशातील सर्व लोकांनी कटन त्याला पाहिले यात वास्तविक काहीच आश्चर्य नाही यासाठी या भ्रमाबंधाच्या कल्पनेला अजिबात फाटा दे आणि आपल्या तत्पर कर्म सूक्ष्म बुद्धीने आत्म्याचा विचार कर आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन या मनोमोहाचा त्याग करून याच ठिकाणी सुखाने राहा आम्हीही आता स्वस्थाने जातो राघवा अशा प्रकारे भाषण करून भगवान श्री विष्णू अंतर्धान पावले आणि व्याकुलचित्त झालेल्या गादी त्या गिरी कंदरातच राहिला पुढे काही महिने उठून गेल्यानंतर त्याने पुन्हा श्री विष्णूची आराधना केली तेव्हा पूर्वीप्रमाणे आणि कायेने वाचे आणि मनाने त्यांची पूजा केली नंतर गाधी भगवंतांना उद्देशून बोला गादी म्हणाला भगवान त्या चांडाळ स्थितीचे स्मरण माझ्या मनातून अद्याप जात नाही आणि यामुळे मला पुन्हा पुन्हा मोह होतो यासाठी या, या महामोहाची निवृत्ती व्हावी याकरता मला आत्मवस्तूचे या अनुसंधानामध्ये माझे मन घडून जाईल असे आपण करा प्रत्येक वेळी केवळ उपाय सांगून निघून जाता तसे करू नका मोह निवृत्ती होऊ द्या तोवर कृपया थांबा त्यावर श्री भगवान म्हणाले ब्रम्हन हे जग म्हणजे महामायेने उत्पन्न केलेले विचित्र आवडंबर असून आत्मतवाचे विस्मरण झाल्याबरोबर या जगात पाहिजे त्या विचित्र कल्पना संभवता सामान्यतः मनुष्याना स्वप्न पाहिजे त्या गोष्टी दिसता त्याचप्रमाणे भूतमंडलातील कीर आणि दिशातील लोक तुझ्या भ्रमामुळे तुला दिसले आणि त्या असंभवनीय गोष्टी सत्यत आहेत असे तुला वाटले संकल्पामुळे त्यांना दिसल्या गोष्टी दिसल्या इतक्या वाटल्या तर आता त्या चांडाला वृत्तांतामुळे तुझ्या मनाला लागून राहिली असलेली चिंता मार्गशर्ष महिन्यातील लतेप्रमाणे क्षीण होण्याचा उपाय मी आता तुला सांगतो तो ऐक भूतमंडळामध्ये कटंजय नावाचा एक चांडा पूर्वी खरोखरच होऊन गेला तू जसे पाहिले होतेस तसेच होते, होते। पुढे काही दिवसांनी त्याची बायको मरण पावली आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले तेव्हा तो चांडाल भूतमंडळ देशातून निघून भ्रमण करत निघाला आणि तोच पुढे किर देशात राजा झाला अखेरीस त्याचे चांडालत्व उघडकीला आल्यामुळे त्याने अग्निप्रवेश केला या सर्व गोष्टी पूर्वी खरोखरच घडल्या होत्या आणि त्याच कालांतराने तुझ्या चित्तातील संकल्प दोषामुळे तुला अघमर्षणकाली दिसल्या मध्यंतरी तो कटंज आपण पूर्वी पाहिला होता याचे विस्मरण झाले आणि हे सर्व आपण स्वतः अनुभवतो असा तुला भ्रम झाला ज्याप्रमाणे पूर्वी पाहिलेल्या अनेक गोष्टी मनुष्य विसरतो त्याचप्रमाणे कित्येक वेळा पूर्वी न पाहिलेल्या गोष्टी पूर्वी अनुभवले अनुभव जास्त मनुष्य पाहू लागतो ज्याप्रमाणे स्वप्न मनोराज्य पित्तवात व इत्यादी अवस्थांमध्ये मनुष्याला अनेक भ्रम दिसतात त्याप्रमाणेच जागृतीमध्येही मनाला कित्येक वेळा अकल्पित भ्रम प्रत्यक्ष दिसतात त्रिकालज्ञ योगाना जर भविष्य काळी घडणाऱ्या गोष्टी भूतकाळात घडल्याप्रमाणे दिसू शकतात तर भूतकाळात घडलेल्या त्याच्या कथेतील गोष्टी वर्तमान काळात घडत असल्याप्रमाणे तुला दिसल्या यात नव काय आता या ठिकाणी तू कदाचित असे म्हणशील कि कटंज नावाचा चांडा पूर्वी होऊन गेला असेल पण तोच, तोच मी हा जो भ्रम मला झाला तो कसा काय झाला तर त्यात तसे आश्चर्य करण्यासारखे खरोखर काही नाही कारण आत्मज्ञान नसलेले पुरुष आत्म्याहून भिन्न असलेल्या देह पुत्र मित्र स्त्री इत्यादी हे माझे अशा तऱ्हेचा अभिमान धारण करताना दिसतात मग तुला सुद्धा मी कटंज आहे हे माझे कुटुंब आहे असा भ्रम उत्पन्न झाला याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काय कारण आहे तसेच मी आणि माझे हा अभिनिवेश आत्मज्ञान रहित पुरुषांच्या ठिकाणी उत्पन्न होतो आत्मवित्रम कभी ही उत्पन्न हो जगत पदाजगर अनर्थकार कभी ही उत्पन्न हो पान टाकला तरी बुड़ तत्व सुख दुखे बुड़ा प्रसंगा एखाद्याला महाव्याधी जडलेली असली आणि तिचा थोडासा शिल्लक राहिलेला असला तरी ती त्याला त्याप्रमाणे जरी एखादा मनुष्य स्वतः घर बांधण्याचा किंवा दुसऱ्याच्या घरात जाऊन राहण्याचा वगैरे प्रयत्न करत नसला तरी त्याला पर्जन्यवृष्टी थांबवता येणे शक्य नसते त्याप्रमाणे तुझ्या ज्ञानाची परिपक्वता झालेली नसल्यामुळे <coughs> तुला आपल्या मनोमोहाचा प्रवाह बंद करता आला नाही ज्याप्रमाणे एखाद्या उंच मनुष्य वृक्षाचेित्तात उत्पन्न झालेल्या भ्रमाने तुझ्यावर आपला पगडा बसवला अरे गाधे सर्वत्र भ्रमण करणाऱ्या या माया चक्राचा चित्त हा तर मध्य आहे अर्थात त्याचे आक्रमण करून ते स्थिर केल्यास माया चक्राची कुंठित झाल्याशिवाय राहत नाही एकदा का चित्ताला स्वाधीन करून घेतले म्हणजे त्या मायेची बाधा होण्याचे कारण चुरत नाही यासाठी हे विप्रा उठ आणि पर्वतावरील कुंजार जाऊन दृढ निश्चयाने दहा वर्षेपर्यंत चित्ता निरोधाचे तप कर म्हणजे तुला अनंत ज्ञानाची प्राप्ती होईल गाधीला अशा शब्दात उपदेश केल्यानंतर वायुने मेघ द्वीप किंवा यमुना नदीतील तरंग लीन व्हावे त्याप्रमाणे भगवान श्री विष्णू त्याच ठिकाणी क्षणार्धात अंतर्धान पावले नंतर गाधी सुद्धा शरत्काराच्या शेवटी रसयीन होणाऱ्या वृक्षाप्रमाणे विवेकजन्य वैराग्याने युक्त झाला त्याच्या मनातील भ्रम नष्ट झाला आणि आपल्या प्राप्त कर्मामुळे भासमान झालेल्या चांडालत्वादी विचित्र चेष्टांची त्याने निंदा केली नंतर पाण्याने भरलेल्या मेघाने पर्वताचा आश्रय करावा त्याप्रमाणे आपल्या कर्माबद्दल पश्चाताप होऊ देऊन उत्पन्न होऊन चित्त नियम नियमनाचा अभ्यास करण्याकरता त्याने ऋषमुख पर्वताचा आश्रय केला त्या ठिकाणी गेल्यावर त्याने आपल्या मनातील सर्व संकल्पाचा त्याग करून दहा वर्षेपर्यंत उत्कृष्ट तप केले आणि त्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले अशा रीतीने तो महात्मा गांधी आपल्या पारमार्थिक स्थितीपद जाऊन पोहोचवा रममान आणि पूर्ण चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन ब्रह्मा ब्रह्मादाशामध्ये कायमची विश्रांती पावला इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग एकोणपन्नास